فَكَذَّبُوهُ فَنَجَّيْنَاهُ وَمَنَّاهُ فِي الْفُلْكِ وَجْعَلْنَاهُمْ خَلَائِثِ وَأَغْرَقُنَا الَّذِينَ كَذَّبُوا بِآيَاتِنَا فَانْظُرْ كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الْمُنْذَرِينَ تنيني <تصفيق> دعلا خوطو ترولا واني پرنا ماسا دعلا كي امي دعلا واني دعلا لوكالنا زي دعشابورور ناوید ہوتے واتساولا وان आणि त्या सर्व लोकांना बुडून टाकलं त्यांनी आमच्या आईतींना फोटो ठरवलं होतं तर मग पहा त्यांना सावध केलं गेलं होतं आणि तरी देखील त्यांनी मान्य केलं नाही त्यांचा कसा शेवट झाला ओम मग मूळ आले सलाम नंतर आम्ही वेगवेगळ्या पैगंबरांना त्यांच्या लोकसमूहाकडे पाठवलं आणि ते त्यांच्याकडे उघडउघड निशाण्या घेऊन आले परंतु ज्या गोष्टीला त्यांनी अगोदर खोट ठरवलं होतं त्याला पुन्हा मानलं नाही अशा प्रकारे आम्ही मर्यादांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या हृदयावर मोहर लावतो मग मगर आम्मी मुसा अलम हारून अलेसलाम्स फिराव घमेंड केली आणि ते अपराधी लोग उघ जादू है मुसाल इस्लामनं सांगितलं की तुम्ही सत्याला असं बोलता जेव्हा की तुमच्या समोर आलं ही जादू आहे काय खरं पाहता जादूगार सफल होत नसतात ऑलोजना त्यांनी उत्तरात सांगितलं तू करता आला आहेस काय की आम्हाला त्या प्रणाली पासून परावृत्त करावं ज्यावर आमचे पूर्वज आम्हाला आढळले आणि पृथ्वीवर मोठेपणा तुम्हा दोघांचा चालावा तुमचं म्हणणं तर आम्ही ऐकणारे नाही आणि फिरो आपल्या माणसांना सांगितलं की प्रत्येक कलाविपुण जादूगाराला माझ्यासमोर हजर कराम जेव्हा जादूगार आले तेव्हा मोसालेसलामनी त्यांना सांगितलं जे का हे तुम्हाला फेकायचं आहे ते फेका मग जेव्हा त्यांनी आपल्या इंद्रफणीत टाकल्या तेव्हा मुसाल्या सामने सांगितलं हे जे काही तुम्ही फेकलं आहे ती जादू आहे अल्लाह आताच त्यांना रद्दबातल करत आहे उपद्रवकालींच्या कामाला अल्लाह सुधरू देत नाही आणि अल्लाह आपल्या आदेशानं सत्याला सत्य करून दाखवतो मग अपराध्यांना ते कितीही अपेयर का वाटेना मग पहा की मुसाले काही तरुणा खेरीज कोणीही मानलं नाही फिरोच्या भीतीनं आणि आपल्या लोकांतील श्रेष्ठ जनांच्या भीतीपाई त्यांना भय होत कि फिरो त्यांचा छळ करील वस्तुस्थिती अशी आहे की फिरवण भूतलावर वर्चस्व बाजात होता आणि तो त्या लोकांपैकी होता जे कोणत्याही मर्यादेवर थांबत नाहीत मुसालेमने आपल्या लोकांना सांगितलं की लोक हो तुम्ही खरोखरच अल्लाहावर इमान ठेवत असाल तर त्याच्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही मुसलमान असाल त्यांनी उत्तर दिलं आम्ही अल्लावरच ज्युस्त ठेवली हे आमच्या पालन करत्या आम्हाला अत्याचारी लोकांपासून उपद्रव बनवू नकोस आणि आपल्या कृपेनं आम्हाला काफिरांपासून मुक्ती दे, و اوحينا الى موسى واخيه ان تبووا لقومكما بمصر موتو واجعلوا بيوتكم قبلة واجعلوا قيامتكم قبلة واقيموا الصلاة وبشر المؤمنين انا موسى الاسلام انا त्याच्या बंधूला संकेत दिला की मिस्र मध्ये काही घर आपल्या लोकांकरिता उपलब्ध करा आणि आपल्या त्या घरांना उपासना दिशा ठरवा आणि कायम करा आणि उमानवाल्यांना खुश खबर द्या ओपालिकाल अली मुसिसांनी प्रार्थना केली पालन तो तू फिर सरदारीवना नवाजला हैरब का है है? मार्गपासकवापत्ति गारक कर हृदया पर अभी मोहर लव कि इमानू नए जोपर्य तथा दुखदायक प्रकोप नहीं استقيم ولا تتبعن السبيل الذي لا يعلمون سرورشتल लहाना उत्तरा दाखल फरमावलं तुम्हा दोघांची प्रार्थना स्वीकारली गेली दृढ रहा आणि लोकांच्या पद्धतीचे मोयच अनुसरण करू नका ज्यांना ज्ञान नाही وجاءوا رزينا دي بن اسرائيلا لنحرس اتبعه فرعون وجنوده لا يوحى واحدا حتى اذا ادركه الغرق قال اamnt انه لا اله الا الذي امنت به بما اسرا قال اamnt انه لا اله الا الذي امنت به بما اسرا وانا من المسلمين اني بني زيلنا بحر بنيل मग फिरो त्याचे सैन्य जुलूम आणि अत्याचाराच्या हेतून त्यांच्या मागे निघालं केत पावेतो कि जेव्हा फिरोन बुडू लागला तेव्हा उद्गारला मी मान्य केलं कि खरा ईश्वर त्याच्याशिवाय कोणीही नाही ज्यावर बनी जैलने इमान आणलं आणि मी देखील अज्ञाधारकांपैकीच आहे उत्तर दिलं गेलं आता इमान आणतोस एरवी या अगोदरपर्यंत तर अवेज्ञ करत होतास उपद्रव माजवणाऱ्यांपैकी होतासून आता तर आम्ही तुझ्या केवळ प्रेतासच वाचू जेणेकरून तू नंतरच्या करता उद्भूत चिन्ह ठराव जरी बरीचशी माणसं अशी आहेत जे आमच्या निशाण्यांकडे दुर्लक्ष करत असतात ولقد دوانا بني اسرائيل لمضا وصدق ورزقناهم من الطيبات سنختلف حتى جاءهم العلم ان ربك يقضي بينهم يوم القيامه فيما كانوا فيه يختلفون ان بني اسرائيل ना फार चांगले ठिकाण दिल आणि फार उत्तम उपजीविका त्यांना प्रदान केली मग त्यांनी आपापसात मतभेद केले नाहीत परंतु त्यावेळी जेव्हा की ज्ञान त्यांच्यापर्यंत आलं होतं मी संशय तुझा र कायमागच्या दिवशी त्यांच्या दरम्यान त्या गोष्टीचा निर्णय लावेल ज्यामध्ये ते मतभेद करत राहिले आहेत आता जर तुला या मार्गदर्शनासंबंधी काही देखील शंका असेल ज्या मी तुझ्यावर उतरवलं आहे तर तू त्या लोकांना विचारून घे जे अगोदर पासून ग्रंथ वाचत होते प्रत्यक्षात तुझ्याजवळ हे सत्यच आलं आहे रब रबकडून तू शंका घेरप बनू नकोसू नकोस खोटे जन अल्लाह की वस्तुस्थिति अभी है की ज्यादा लोक तुझा रब च वचन खर ठरल है तोर मग कोणती का निशाणी येऊ नये ते कदापि इमान आणत नाहीत जोपर्यंत की दुःखदायक प्रकोप समोर येताना त्यांनी पाहू नये मग असं एखादं उदाहरण आहे काय ये का ये एका वस्तीनं प्रकोप पाहून इमान आणलं असावं आणि तिचा इमान तिला लाभदायक सिद्ध झाला असावा युनुस अलस्लामच्या लोकांखेरी असं उदाहरण नाही त्या लोकांनी जेव्हा इमान आणलं होतं अलबत तेव्हा आम्ही त्यांच्यावरील अह जीवनात अपमानजनक प्रकोप टाळला होता आणि त्यांना एका कालावधीपर्यंत जीवनाचा उपभोग घेण्याची संधी दिली होती जर तुझ्या रबची इच्छा अशी असती की पृथ्वी तलावर सर्व इमानधारक आणि आज्ञाधारकच असावेत तर सर्व भूतलवासियांनी इमान आणलं असत मग तू लोकांना भाग पाडशील का कि ते इमानधारक बनावेत कोणताही जीव अल्लाच्या आजनेविना इमान आणू शकत नाही आणि अल्लाचा शिस्त असा आहे की जे लोक अकलेचा उपयोग करत नाहीत तो त्यांच्यावर घाण टाकून देतो यांना सांगा पृथ्वी आणि आकाशात जे काही आहे ते डोळे उघडून पहा आणि जे लोक इमान आणू इच्छित नाहीत त्यांच्याकरता निशाण्या आणि तांब्या बरं काय लाभदायक होऊ शकतात आता हे लोक याशिवाय अन्य कोणत्या गोष्टीच्या प्रतीक्षेत आहेत की तेच वाईट दिवस पाहावे जे त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी पाहिले आहेत यांना सांगा बरं तर प्रतीक्षा करा मी देखील तुमच्या बरोबर प्रतीक्षा करतो नज्जी मग जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा आम्ही आपल्या पैगंबरांना आणि त्या लोकांना वाचवतो ज्यांनी इमान आणलं असावं आमचा असा शिस्त आहे आम्हावर हा हक्क आहे की आम्ही इमानधारकांना वाचवाव हो। तुम फी मिन फला मिन अन मिन वला मिन हे पैगंबर चाललेला अल्ला वसलम सांगून टाका लोक जर अद्याप मैं धर्म संबंधी तुम्हें एखाद शंकन घया कि तुम्हें अल्लाहशिवा करता मैं बंदगी कर ईश्वर की बंदगी करो ज्यादा अतिकार तुम्हु है मैं आज्ञा दी गई है कि मीन आनापै वहाव आ फरमा गे किग्र बन स्वत ठीक ठीक या धर्मा पर कायम करावि कदापि देखी अनेकवादियों बनू नए وَلَا يَضُرُّكَ فَإِن فَعَلْتَ فَإِنَّكَ إِذَن مِّنَ الظَّالِمِينَ وَأَنَي أَلَّهَ لَا سُوْدُونَ أَشَا كُنْتَهِ أَسْتِدْوَاكَا دَعَوَا كَرُونَا قَوْز جَو تُلَا فَائدَاهِ پُوْسُ شَكَتْ نَهِ أَنَي نُقْسَان هِي نَهِ جَرَ تُو أَسَقَرْشِلْ تَرْ جَالِمَان بَيكِ بَنْش जर अल्ला तुला एखाद्या संकटात घातलं तर स्वतः त्याच्याशिवाय इतर कोणी नाही त्यांना संकट निवारण करावं आणि जर त्यानं तुझ्यासाठी एखाद्या कल्याणाचा इरादा केला तर त्याच्या कृपेला रद्द करणारा देखील कोणी नाही तो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला आपल्या कृपेनं नवाजतो आणि तो क्षमा करणारा आणि दया करणारा आहे हे मोहम्मद सल्ले वसलम सांगून टाका की लोक हो तुमच्यापाशी तुमच्या रबकडून सत्य आलेलं आहे आणि जो सरळ मार्ग अनुसरेल त्याचं सद्वर्तन त्याच्यासाठीच हिताचं होय आणि जो मार्गभ्रष्ट राहील त्याची मार्गभ्रष्टता त्याच्यासाठीच विनाशकारी आहे आणि मी तुमच्यावर काही हवालदार नाही وَاتَّرِعْنَا يُحَائُ أَلَيْسَ وَاصْبِرْ حَتَّى يَحْكُمَ اللَّهُ وَهُوَ خَيْرُ الْحَاكِمِينَ आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही त्या मार्गदर्शनाचा अनुसरण करत रहा ते तुमच्याकडे दिव्य प्रकटीण वहीद्वारे पाठवले जात आहे आणि संयम राखा इतपावते की अल्लाहने निर्णय लावा आणि तोच सर्वोत्तम निर्णय लावणारा आहे بسم اللہ الرحمن नावाने जोसिम मेहरबान दयावान आहे अलीस्लाम रा फरमान है ज्यादा परिपक्वी तपशीलवार फरमा ग एक ज्ञा जावाक तुम्ही बंदकी करू नए परंतु केवल अल्लाह ची मैंतर्फे तुम्हाला खबरदार करना देखी है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 की तुम्ही आपल्या रप्पाची क्षमायाचना करा आणि त्याच्याकडे परतून या तर तो तुम्हाला एका विशिष्ट मुदतीपर्यंत चांगली जीवनसामुग्री देईल आणि प्रत्येक श्रेष्ठीला त्याचं श्रेष्ठत्व प्रदान करेल परंतु जर तुम्ही तोंड फिरवलं तर मी तुमच्या संबंधी एका मोठ्या भयंकर दिवसाच्या प्रकोपापासून घेतो तुम्हाला सर्वांना अल्लाकडे परदायचा आहे आणि तो सर्व काही करू शकतो अलाई नहुम्य सून सुरू अलाय नष्टुली सु आहे लोक आपली छाती वळवतात की जेणेकरून त्याच्यापासून लपावं खबरदार जेव्हा हे वस्त्रांनी स्वतःला झाकतात अल्लाह त्यांच्या कुपितांना जाणतो आणि प्रकट गोष्टींना देखील त्याला तर त्या रहस्यांचे देखील ज्ञान आहे जे, ते जे उरात आहेत